श्री गणेश वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग अकरावा मग ती वानरबुद्धी बाजूला सरून तो स्थिर झाला आणि सीतेविषयी निराज विचार त्या महाकपीच्या मनात आला रामाचा वियोग झालेली ती सुंदरी झोपू कशी शकेल खऊप कशी शकेल अलंकार कशी घालू शकेल आणि मद्यपानरी कसे करू शकेल परपुरुष मग तो देवांचा राजा असला तरी त्याच्या सेवेत कशी राहू शकेल देवामध्ये सुद्धा रामासारखा कोणी नाही ही कोणी दुसरीच असली पाहिजे असे मनाशी ठरून, तो वानश्रेष्ठ पुन्हा सीतेचे दर्शन घेण्याकरता उत्सुक होऊन त्या पानगृहात फिरू लागला काही जणे क्रीडा करून दमले होते, काही गाऊन दमले होत्या नृत्य करून काही तर मद्यपानाच्या तळाख्याने काही थकून गेल्या होत्या कोणी स्त्रिया ढोलकी मृदंग चिलिका वाद्ये यांच्यावर पडल्या होत्या तर कोणी मुख्य मुख्य बिछायतीवर झोपल्या होत्या भूषणाने नटलेला सुरूप आणि संवाद चतुर योग्य अशी गीतेसहित रती इच्छेने भरलेल्या हजारो स्त्रिया त्या पानभूमीत वानर नायकाला दिसल्या दुसरेकडे सुद्धा रूपसंपन्न आणि वाक्चतुर अशा हजारो तरुण सुंदरी झोपलेल्या त्याला दिसल्या मोठ्या थोरल्या गोठ्यात जसा एखादा सांड मुख्य गायींच्यामध्ये शोभावात असा त्यांच्यामध्ये महाबाहू राक्षस राजा शोभत होता अरण्यात जसा महागज हत्तींच्या कोंडाळ्यात शोभावात असा तो राक्षसेंद्र त्यांच्या वेढ्यात स्वतः शोभत होता त्या महात्म्या राक्षस राजाच्या गृहात सर्व इच्छावस्तूंनी सज्ज अशी पानभूमी कपिवीराने पाहिली मृग रेडे डोकरे यांचे अलग, -अलग करून ठेवलेले मांस पदार्थ त्याला त्या ते पानभूमीत दिसले सोन्याच्या विशाल थाळ्यातून मोर आणि कोंबडे ठेवलेले पण न खाल्लेले कपिविराला दिसले डुक्कर बकरा यांचे दही मीठ मिश्रीत बनवलेले पदार्थ साळी हरिण मोर यांची मांसे हनुमानाला तेथे दिसली तित्तीर पक्षी नाना जातीचे बकरे ससे जे अर्धवट खाऊन टाकलेले होते रेडे अनेक खवल्यांचे मासे ज्यांचे तुकडे मसाले भरून तयार केलेले होते तसेच चाटून खाण्याचे उंची हलके पिण्याचे व तो तोंडी लावण्याचे तसेच आंबट खारटानी चव आणलेले पदार्थ आणि साखरेच्या पाकातले नाना पदार्थ त्याने पाहिले उत्कृष्ट बहुमूलाचे पैंजण इतस्त विखुरलेली बाहुभूषणे फेकलेली मद्याची भांडी नाना प्रकारची फळे याने आणि ठिकठिकाणी थीक सोडून दिलेले पलंग याने अगोदरच फुलांच्या गुच्छांनी नटवलेली ती भूमी शोभेत भर टाकीत होती अग्नी नसताना ती पानभूमी पेटल्यासारखी दिसत होती नाना प्रकाराने उत्तम पा माल मसाले भरून बनवलेल्या आणि मोठ्या कौशल्याने मिसळलेल्या मांसाच्या बरोबरच दिव्य प्रसन्न वाटणारी नाना प्रकारची नैसर्गिक मद्ये आणि बनवलेली मध्ये ही वेगवेगळी ठेवली होती साखरेपासून बनवलेले मध्ये बनवलेली मध्य फुलापासून आणि फळापासून बनवलेली मध्ये योग्य मद्यात योग्य ती विविध वासांची चूर्णे अलग अलग मिसवून बनवलेली तेथे पसरून पडली असल्यामुळे त्याने ठिकठिकाणी थे रचून ठेवलेल्या फुलांनी ती भूमी शोभून दिसत होती तशीच सोन्याच्या कलेशाने आणि स्फटिकाच्या भांड्यानेही ती शोभत होती सोन्याने मढलेली इतरही भांडी तिच्यावर पसरलेली होती रुपयाच्या आणि सोन्याच्या कुंभात उत्तम उत्तम पेय ठेवलेली ती भूमी वानराने पाहिली मध्याचे रत्नजडीचे सुवर्ण कुंभ त्याला तेथे दिसले काही भांडी पूर्ण भजलेली तर काही अर्धीच उरलेली तर काही पूर्णपणे पिऊन मोकळी केलेली काही मुळीस न प्यालेली त्याला दिसली कुठे विविध खाद्यपदार्थ आणि कुठे वेगळी वेगळी केलेली पेयं कुठे ती अर्धीच टाकून दिलेली असे पाहतो चांगला येथे पुन्हा स्त्रियांच्या बहुतेक शय्या मोकळ्यास पडलेल्या होत्या काही सुंदरी एकमेकीनाच मिठ्या मारून झोपल्या होत्या कोणी स्त्री दुसरीचेच वस्त्र ओढून घेऊन आणि पांघरून आणि दुसरीला बिलगून निद्रेने पराकाठेची घेरली जाऊन झोपली होती तिच्या उच्छवासाच्या वाऱ्याने तिच्या अंगावरचे रंगीबेरंगी वस्त्र आणि फुलांचा गजरा मंद झोळूक असल्यामुळे फार जोराने हलत नव्हते थंड चंदन आणि मद्याचा मधुरस तशाच नाना प्रकारच्या माळा फुले स्नाने चंदने धूप इत्यादींचा अनेक प्रकारचा गंध वाहून नेणारा वारा बहुदा बधीर होऊन गेला होता तो पुष्पक विमानात सुगंधी होऊन वाहत होता इतर काही सुंदर स्त्रिया तेथे सावळ्या वर्णा ध्यावत्या गोऱ्या होत्या तर काही कृष्णवर्ण ध्यावत्या काही सुवर्णवर्णाच्याही सुंदरी त्या राक्षस भवनात होत्या झोपेने घेरल्यामुळे आणि मदनाने शुद्ध हरपल्यामुळे त्यांचे रूप झोपे गेलेल्या कमलिनेच्या रूपासारखे दिसत होते अशा रीतीने ते सारे रावणाचे अंतपूर अगदी पूर्णपणे त्या ते महा तेजस्वी कपिने पाहिले पण त्याला जानकी कुठे दि दिसली नाही त्या स्त्रियांना अशा रीतीने पाहत असताना त्या महाकपीच्या मनात धर्मभयाची फार मोठी शंका उत्पन्न झाली परक्याच्या अंतपुरातील परस्त्रियांना झोपलेल्या स्थितीत पाहणे हे कृत्य खरोखरच माझा मोठा धर्मलोप घडवणार आहे दुसऱ्याचा पत्नीपरिवार हा मी येथे बघितला परंतु माझी दुसऱ्यांच्या बायकांकडे पाहण्याची दृष्टी विषयात रमणारी नाही एकाच ध्येयावर माझे ज्याचे चित्त स्थिर झाले होते अशा कळकळीच्या हनुमानाच्या मनात पुन्हा दुसराही एक विचार जो त्याच्या कार्य निश्चयाचा द्योतक होता असा उत्पन्न झाला की निर्धास्तपणे असलेल्या सगळ्या रावण स्त्रिया मी पाहिल्या असोत पण माझ्या मनात कसलाही विकार उत्पन्न झालेला नाही शुभ अथवा अशुभ परिस्थितीत सर्व इंद्रियांना हलवण्याला मन हेच कारणीभूत असते ते तर माझे अत्यंत स्थिर आहे आणि वैदेहीला इतर ठिकाणी कुठे शोधणे मला शक्य नाही स्त्रियांना जर शोधायचे झाले तर नेहमी स्त्रियांतच त्या दिसणार जा प्राण्याचा जो वर्ग त्यातच तो, तो शोधला जाणार हरवलेले स्त्री हरिणींच्या कळपात शोधणे कसे शक्य आहे म्हणूनच हे रावणाचे सारे अंतपूर्वी शुद्ध मनाने शोधले पण जानकी काही येथे दिसत नाही देव गंधर्वांच्या कन्या नागांच्या कन्या तो वीर्यवान हनुमंत पाहत गेला पण त्याला जानकी दिसली नाही इतर सुंदर स्त्रियांना पाहत असता तो वानर तिला पाहत होता तेथून मग तो वीर बाहेर बाहे पडून निघून चालला तो श्रीमान मारुती अधिक प्रयत्नांचा अवलंब सगळीकडे करायचा असे ठरून ती पानभूमी सोडून जानकीला शोधण्याकरता निघाला सुंदरकांडाचा अकरावा सर्ग समाप्त